स्कंद अकरावा अध्याय सतरावा गायत्री जप आणि पंचायतन पूजा श्री नारायण म्हणाले पादशहा भिन्न गायत्रीचा जप केल्यास ब्रम्हत्येचे पाप नष्ट होते तसे न म्हटल्यास ब्रम्हहत्या लागते प्रणवरूप गायत्री एक ओंकारयुक्त सहा ओंकारयुक्त अशा प्रकारे धर्मशास्त्र मानलेली आहे पाच प्रणवयुक्त गायत्रीचा जप करावा जेवढा जप करायचा असेल तेवढ्या अष्टमांश जप झाल्यावर चौथ्या भागाचा जप करावा असा जप करणारा श्रेष्ठ होई, त्याला सायुज्येतर लाभते याविना केलेला जप निष्फल होई, एक ओंकार आणि सहा ओंकार यांनी युक्ताशा गायत्रीचा जप ऊर्ध्वर यांनी करावा गृहस्थ ब्रह्मचारी मोक्षार्थी यांनी तुरीय पदात्मक गायत्रीचा जप करावा परोजसे सावदोम हा गायत्रीचा चौथा पाद आहे हृदयात अग्नी, सोम आणि सूर्य यांच्यासारखे तेजस्वी प्रफुल्लित कमल आहे ते प्रणवमय आहे अचिंत्य आहे ते अचल सूक्ष्म रूप आणि आकाशाचे तत्व आहे अशा प्रकारचा सच्चितानंद रूप ईश्वर मला आनंद हो। या तुरीय गायत्रीच्या त्रिशूल योनी सुरभी अक्षमाला लिंग कमल महामुद्रा अशा सप्तमुद्रा दाखवाव्यात जी संध्या ती सच्चितानंदरूपी गायत्रीचे ब्राह्मणाने भक्तीपूर्वक पूजन करावे पृथ्वीरूप लवर्णात्मक ईश्वरास मी गंध अर्पण करतो आणि नमस्कार करतो आकाशरूप हकारास पुष्प समर्पण करतो आणि नमस्कार करतो वायुरूप यम या अक्षरास धूप समर्पण करतो वन्ह्यूप रम अक्षरास दीप समर्पण करतो असे म्हणावे अमृतरूप वर्णाने नैवेंद समर्पण करतो यम रम लष्पे अर्पण करावे शेवटी मुद्रा दाखवाव्यात हळूहळू मंत्रोच्चार करावा मस्तक मान स्थिर ठेवून तोंड मिटून घ्यावे अशा प्रकारे एकशे आठ अठ्ठावीस किंवा अशक्य असल्यास दहा वेळा जप करावा नंतर उत्तमे शिखरे इत्यादी म्हणून देवीची प्रार्थना करावी उदकात राहून गायत्री जप करू नये कारण तिला अग्निमुखी म्हटले आहे सुरभी ज्ञान शूर्प कुर्म योनिकमल निर्वाणक लिंग ही आठ लिंगे जपाच्या शेवटी दाखवावीत हे कश्यपप्रिय वादिनी जे अक्षर वा पद भ्रष्ट झाले असेल अथवा स्वर व्यंजनरहित उच्चारले त्याबद्दल क्षमा कर असे गायत्री तर्पण करावे गायत्री छंद विश्वामित्र देवता सविता देवता और है ऋग्वेद पुरुषम तर्पयामी यजुर्वेद तर्पयामी स्वेदम तर्पयामी महहा महम सामेदम तर्पयामी महमुन अथर्वेदम तर्पयामी अे भावे जनह इतिहासपुराण तर्पयामी तपा सर्वुष तर्पयाम सत्यम सत्यलोकाख्या जनह इतिहासपुराण तर्पयामी तप सर्वुरुषम तर्पयामी सत्यम सत्यलोकाख्यम पुरष तर्पयामी असें तर्पण करावे ओम भू भुर्लोक तर्पयामी असे म्हणावे भुआ म्हणून भुवर लोक पुरुषास करतो स्व म्हणून स्वर्गलोक पुरुषास करतो असे म्हणावे ओम भू भुअ स्वहा असे म्हणून चतुष्पाद गायत्री तृप्त करतो असे बोलून तर्पण करावे नंतर उषसी गायत्री सावित्री सरस्वती वेदमाता पृथ्वी अजा कौशिकी सांकृती सार्वजाती या नामांचा उच्चार करून गायत्रीचे तर्पण करावे शेवटी जातवेदसे सुनवाम हा मंत्र म्हणावा शांतीसाठी मानस्त्रोके तनये इत्यादी मंत्र म्हणावेत त्यानंतर त्र्यंबकम यजामये हा मंत्र म्हणावा अतो देवो या दोन्ही मंत्रांनी सर्वांग स्पर्श करावा स्योना पृथ्वी या मंत्रांनी भूमिसप्रणाम करावा गोत्राचा उच्चार करावा याप्रमाणे प्रातकालीन संध्या करावी नंतर अग्नीचे हवन करावे पंचायतन पूजा करावी शिवा शिव गणपती सूर्य विष्णू यांची पूजा करावी पुरुष पुरुषसुक्त भ्यारुती मूलमंत्र किंवा हरिश्च ते लक्ष्मीश्च या मंत्राने पूजन करावे भवानीची मध्ये माधवीची ईशान्येस शंकराची अग्नेय दिशेस गणेशाची दक्षिणेस सूर्याची वायव्ये स्थापना करावी सोळा रुचांनी उपचार समर्पण करावे प्रथम देवीचे पूजन करावे अनुक्रमे देवांची पूजा करावी देवी पूजन हे सर्वश्रेष्ठ होय विष्णूचे अक्षदानी पूजन करू नये गणेशाचे तुलसीने पूजन करू नये दुर्गेशी दुर्वांनी पूजा करू नये केतकी शंकरास वाहू नये मल्लिका जाई कुड्याचे फुल पनस, किंचुक बकुळं कुंद लोध्र केतकी शिंशपा अपराजिता बंधुक अगस्त्य मंदर, सिंदुवारं पळसं यांची पुष्पे दुर्वांकूर बिलबदल कुशाची मंजिरी शल्लकी माधवीचे फूल, रुई आणि मंदार तसेच कर्णिकार कदंब नागचाफा सोनचाफा युथिका तगर इत्यादी पुष्पे देवीस फार गुग्गलाचा धूप असावा तेलाचा दिवा लावा अशा रीतीने देवतांची पूजा करावी मूल मंत्राचा जप करावा आणि पूजेची समाप्ती करून वेदाभ्यास करावा नंतर योग्य अशा पोषणाचे साधन जे चित्त जे वित्त ते दिवसाच्या दुसऱ्या भागी नियमाने मिळवावे अध्याय सतरावा समाप्त